पुस्तक डॉ बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण नववे महात्मा ज्योतिबा फुले यांचाच मार्ग अनुसरला पाहिजे नाशिक येथे दिलेले भाषण दलित बंधू दिनांक सहा बारा एक्कावन वरून घेतलेले जनता दिनांक आठ बारा एक्कावन्न माझे मित्र श्रीभाऊराव गायकवाड यांनी मी आपणास दोन शब्द सांगावे अशी मला विनंती केली निवडणुकीचा हा माझा दौरा असल्याने मी आपणास निवडणुका संबंधानेच काहीतरी सांगणार या भागातर्फे उभे असलेल्या फेडरेशनच्या आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनाच आपण निवडून द्यावे हीच माझी आपणास विनंती आहे अत्यंत अप्रिय या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करणे अगदीच अशक्य आहे असे नाही काँग्रेसबाबत जनतेत किती असंतोष पसरलेला आहे ते सर्वांना माहीत आहेच स्वतंत्र विचाराचे नागरिक काँग्रेसला परवडत नाहीत काँग्रेसला केवळ बंदे लोक पाहिजेत त्यांना ते पटत नाही ते काँग्रेसमधून बाहेर पडतात आज देशात जे अनेक पक्ष आहेत त्यात जनतेला अत्यंत अप्रिय झालेला असा सरका दुसरा कोणताही पक्ष नाही तरीही या निवडणुकीत काँग्रेस कदाचित यशस्वी होईल अशी भीती मला वाटते आणि त्याचे कारण एकच आणि ते म्हणजे आज काँग्रेसविरोधी गटात एक वाक्यता नाही आणि एक पक्ष आहेत आणि त्या प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार उभे केले आहेत हे उमेदवार आपापसात आप झगडतील आणि त्यायोगे काँग्रेसविरोधी शक्तीचे बळ कमी होईल आणि त्यामुळेच काँग्रेस विजयी होईल एकजूट आवश्यक विरोधी सर्व पक्षांची एकजूट करून एक मतदारसंघातून विरोधी एकच उमेदवार उभारावा अशी माझी इच्छा होती परंतु निवडणुकीस फारच कमी अवधी राहिला असल्याने माझे त्या बाबतीत प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत तथापि ज्या पक्षात जास्त प्रमाणावर एकवाक्यता आहे अशा पक्षाची निवडणुकीपुरती एकजूट आणावी या हेतूने फेडरेशनने समाजवादी पक्षाशी निवडणूक करार केला आहे आपणास माहीत आहेच की आपणास पंढरपुरात जावायचे असेल तर अनेक मार्ग आहे सर्वांना एकच मार्गाने जाणे शक्य नसते काहींचा असा विश्वास असतो की अमुक मार्गाने गेलो तरच आपण्यास वैकुंठ प्राप्त होईल अजून आपणास राजकारणाचा मिळावाच असा अनुभव मिळालेला नाही जेव्हा तो अनुभव येईल तेव्हा सर्व पक्ष एकत्रित येऊन मार्गाची विचक्षणा करतील आणि त्यातूनच आपणास काँग्रेसविरोधी पक्षांची एकजूट दृष्टीच पडेल आज मात्र प्रत्येकास आपला मार्ग खरा आहे असं वाटत आहे अशा परिस्थितीत मार्गाकडे जास्त लक्ष न देता कोणत्या दिशेने जावायचे आहे ते पाहून त्या दिशेनं जाणाऱ्या इतरांशी हातात हात घालून रस्ता काढला तर त्यात कोणाची दिशाभूल केल्यासारखे होणार नाही अगर कोणावर अप्रामाणिकपणाचा आरोपही लादता येणार नाही शे का फे समाजवादी या दृष्टीनच फेडरेशन आणि समाजवादी पक्ष यांनी हा निवडणूक करार केलेला आह आम्हा दोघांमधे काही बाबतीत मतभिन्नता आहे पण आम्हा दोघांचीही दिशा मात्र एकच आह वरिष्ठ वर्गाच्या दर्पणातून जनतेस खरे स्वातंत्र्य मिळवून देणे या याबाबत आमच्यात एकमत आहे तेव्हा सर्वच एकमत नसले तरी उभय त्यांनी एक दिल्याने संघटीतपणे या लढाईस तोंड देणे शक्य आहे असे आम्हाला दोघासे पटल्यानेच आम्ही ही निवडणूक पणे लढवित आहोत शे का पक्ष मलास असा प्रश्न विचारण्यात आला की महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाशी तुम्ही करार का केला नाही मी अजूनपर्यंत याबाबतीत जाहीरपणे कुठे बोललो नव्हतो आज मी या प्रश्नाचे उत्तर देणार आहे पूर्वी ब्राह्मणेतर पक्ष अस्तित्वात होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली म्हणून या पक्षाचे अनुयायी आपणास ज्योतिबा फुले यांचा अनुयायी म्हणवू लागले पण या पक्षातील लोक केवळ नाममात्र अनुयायी राहिले ज्योतिबांचा कार्यक्रम त्यांचे धोरण यास या, या पक्षातील लोकांनी तिलांजली दिली स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आपल्या चाताने जमिनीत गाडून हे लोक काँग्रेसमधे सामील झाले हा ब्राह्मणेर पक्ष काही काळाने नामशेष झाला ज्योतिबांचा अनुयायी ज्योतिबांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला यापूर्वीही लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा ज्योतिबांना एकनिष्ठ राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी त्यांना ज्योतिबांचे धोरण त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे समाजातील ऐंशी टक्के लोकस विद्याप्राप्ती करून द्नि आणि त्यांना सामाजिक आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवत असता स्वराज्य स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे मागासल वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज नेतृत्व घेऊ शकत नाही हि सूर्यप्रकाश एवढ स्पष्ट आह समाजवादी पक्षानेही या गोष्टीचा विचार करण आवश्यक आला वाटत आजचा शेतकरी कामगार पक्ष हा ब्राह्मणेत्तर पक्षांची आवृत्ती म्हणून पुढे आला आहे परंतु ब्राह्मणेत्तर पक्ष म्हणून घेण्यास त्या पक्षास लास का वाटते ते मला कळत नाही या पक्षाच्या पुढाऱ्याशी जुने आणि फार घनिष्ठ संबंध आहेत आणि असे असताही या पक्षाशी फेडरेशनने सहकार्य का केले नाही या प्रश्नाची उत्तर मला आज द्यावायचे आहे कम्युनिझमच्या मार्गावर या पक्षाबाबतची एक गोष्ट जगजर आहे की हा पक्ष एकेकाळी एक कम्युनिस्ट पक्ष बनवाय पाहत होता नाशिक जिल्ह्यातच दाबाडी येथे या पक्षाची बैठक भरून या पक्षानं एक प्रबंध मान्य क्ला त्या प्रबंधास दाबाडी प्रबंध म्हणण्यात येत हा प्रबंध पूर्णपणे कम्युनिस्ट तत्वज्ञानावर आधारल असा आहे। कम्युनिझमला आज या दक्षात जागा द्रास मी तयार नाही कदाचित पंडित नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील घोडचुकांमुळे कम्युनिझम हा येईलही आणि चीन व रशिया यांच्या नियंत्रणाखाली हा दक्ष जाऊन या दशाच स्वातंत्र्य लयास जाईल दक्षावर आक्रमण आजच येथील गावाकरता मी एक महान संघटककारक अशी बातमी वाचली नक्पाळमध कम्युनिस्ट सत्ता शिरकाव करून घ्यासाठी ज्या संधीची वाट पात होत्या तशी संधी नपाळमधील अंतर्गत परिस्थितीमुळ त्यांना मिळत आह अशी ती बातमी आह आज भारतात सरहदीवर कम्युनिस्ट सत्त सज्ज होऊन येऊन ठिकाणी आह ही सत्त आपल्या दक्षात किवा घुसियाचा नम नाही ही भीती आज दिसत आह एवढी नव्हे एक वर्षापूर्वी मी ही धोक्याची सूचना पंडित नेहरुंना दिली होती त्यावेळेस माझी कोणी ऐकली नाही आज दुर्दैवाने माझी भीती खरुठरू पाहता है। रशियाचे अंकित आपनास आपल्या देशाचे स्वातंत्र्य टिकविले पाहिजे स्वातंत्र्य टिकवून आपनास आपला देश समृद्ध राखावेचा आहे। कम्युनिझमला या देशात थारा दिला तर आपले स्वातंत्र्य रसा तळाला जाईल आपला देश रशियाचा अंकित होऊन राहील पूर्व युरोपातील राष्ट्रांचा अनुभव आपणास हेच सांगत आह आज आपल्या देशापुढे जे मोठमोठे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपले स्वातंत्र्य गमावून आपण सोडवू शकणार नाही देशाचा स्वातंत्र्याची राख रांगोळी कम्युनिझममुळे होणार हे आपण दृष्ट्याआड करू शकत नाही कम्युनिझम खेरीज दुसरे मार्ग आणि या दुसऱ्या मार्गाने जाऊन आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्यही आणि पददलित पीडित अशा जनतेस सुखसमृद्ध बनवू असा मला विश्वास आहे हा लोकशाहीचा मार्ग अपुरा आणि अयश तरच आम्ही कम्युनिझमचा विचार करू हुकूमशाही खेरीज अशक्य आज कम्युनिझमशी सोयरीक करणाऱ्या कम्युनिझमच्या मार्गावर पावले टाकणाऱ्यांना आणि त्यांच्या अनुयायांना मला हे विचारायचे आहे की या देशात कम्युनिस्ट राजवट आली तर काय होईल याचा त्यांनी विचार केला आहे काय शे का पक्षामागे सारा मराठा समाज आहे असे आपणा सांगण्यात येते आणि म्हणूनच मला हे विचारायचे वाटते कम्युनिझम म्हणजे प्रथम सर्व संपत्ती सरकारच्या मालकीची करणे होय सारे उद्योगधंदेच नव्हे तर सारी शेती जमीन घरे सर्व काही सरकारच्या मालकीची होतील आणि हे सर्व हुकुमशाही राजवटीखाली पार पाडण्यात येईल शे का पक्षाच्या मागे असलेल्या मराठी समाजास हे पसंत आहे का त्याची जमीन त्यांची शेती यांचे मळे त्यांची घरीदारे सरकारच्या मालकीची झालेली त्यांना चालतील का हा माझा प्रश्न आहे हे लोडणे फेकून द्या लोकशाही राजवटीत हे होणे शक्य नाही म्हणून हुकुमशाहीची प्रस्थापना इथे करण्यात येईल विधीमंडळ नेस्तनाबूद करून लोकशाही राज्य पद्धतीला मूमाची देऊन कम्युनिस्ट राजवट हे घडवून दावाडी प्रबंध हे आमचे ब्रीद आहे असे बेंबीच्या देटापासून ओरडणाऱ्यांना आता तो प्रबंध म्हशीच्या गळ्यातील लोढण्यासारखा झाला आहे शे का पक्षाच्या पुढाऱ्यांना हे लोडणे आता जड झाले आहे आता ते लोडणे फेकू दे म्हणजे राजकीय अप्रामाणिकपणा असे त्यांना वाटते परंतु आज न या पक्षास हे लोडणे दूर फेकलेच पाहिजे ज्योतिबांचे अनुयायी म्हणणाऱ्यांना कम्युनिझमची वाटचाल योग्य होणार नाही हे लवकरच समजून येईल अशी आपण आशा करूया